पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग विसावा आजारी माणसाची काळजी स्वतः आजारी माणसाची नीट व्यवस्था लावत किती दूरचे नातलं अगर चाकर माणूस घरात आजारी आहे अशी बातमी कानावर गेली की लागलीच ते आजारी माणूस ज्या निजले असेल त्या स्वतः जाऊन त्याचा समाचार घ्यावायाचा व डॉक्टर बोलावून त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था तू आपल्या देखरेखीखाली कर दुसऱ्याकडे सोपवू नको असे मला बजावून सांगणे होई इतकेच नाही तर तो मनुष्य चांगला बरा होऊन समोर येऊन हिंडूफिरू लागेपर्यंत दररोज दोन वेळात जेवताना चौकशी व्हावायची विसर पडावायचा नाही याबद्दल मला फार नवल वाटे व मी एखाद्यावेळी म्हणे मला विसर या इतक्या कामात व अनेकतरेच्या विचारात मन घडलेले असताना एखाद्या वेळेस घरच्या माणसाशी देखील बोलण्याला फुरसत होत नाही पण अशा बारीक सारीक गोष्टीविषयी दररोज दोन वेळा चौकशी करण्याची आठवण राहते कशी अमुक एक गोष्ट करावायची अशी आठवण मुद्दाम ठेवीन म्हणले तरी मला ती राहत नाही त्यातून कामाची धांदल असली तर मुळीच राहत नाही बद्दल माझा मला देखिल केव्हा केव्हा राग येतो शिवाय या विसरळीपणाबद्दल रागे भरून घ्यावी लागते ते निराळेच जे काम करावायचे असेल ती वस्तू अगर तो मनुष्य डोळ्यासमोर दिसल्यापासून आपोआप आठवणच होत नाही काळजाला लागते ती काळजी तेव्हा म्हणले आठवण राहणे हे त्या कामाची काळजी वाटण्यावर व आपणावरच्या जबाबदारीवर फार अवलंबून असते या दोन गोष्टीबद्दल मनाचा शिथिलपणा असला म्हणजे प्रत्येक कामाचा विसर पडावायाचाच जी गोष्ट अंतकारम पोथ जाऊन पोहचते म्हणजे काळजाला लागते तिचेच नाव काजी, तिचा विसर बहुदा पडत नाही जेव्हा आपले मन विशेष दुःखाने काळजीने किंवा तीव्र व्यंध्यने व्याप्त असते तेव्हा मात्र याला अपवाद येतो पण अशी वेळ कोशितच येते व आली तरी तिला कोणी दोषीत गणित नाही प्लेगचे पहिले दर्शन सन अठराशे शहाण्णव साली जेव्हा मुंबईत पहिला प्लेग झाला तेव्हा प्लेग या रोगाची माहिती कोणाला ऐकून सुद्धा नव्हती मग त्याच्या इतक्या उग्र स्वरूपाची कल्पना कशी येणार पहिल्या पहिल्याने तर या रोगाची बातमी आम्हाला खरीच वाटली नाही नीळ आपत नसली म्हणजे अशा काहीतरी अद्भूत व असंभाव्य कंड्या निराई लोक उठवतात असे जुनी वृद्ध माणसे म्हणत असत त्या गोष्टीची आठवण होऊन मान गुडघेमोडी हाकमारी वगैरे रोगांबद्दल ज्या कंड्या उठत त्यापैकीच ही एक आहे असे वाटे पण टाईम्स गॅझेट एडोकेटमध्ये जेव्हा या रोगाच्या उरतेबद्दल कालमच्या कालम भरून येऊ लागले तेव्हा आमच्या तिकडे लक्ष गेले पुढे काही दिवसांनी कोठी स्नानगृहात त मजल्यावर मोठमोठ्या मोऱ्यातून तसेच बाहेर वागेच्या मोकळ्या जागेत मोठमोठे उंदीरंही उगीचच्या उगीच बाहेर येऊन बसतात व थोडीशी झाप लागलीशी होऊन येतल्या देतेच मरतात असे तीन चार नोकरांनी मला येऊन सांगितले पण दैनिक पत्रात हा मजकूर वाचलीपर्यंत मला त्याचे काहीच वाटले नाही व मी जवळ सुद्धा हा मजकूर सांगितला नाही उलट नोकरांना म्हटले बरे झाले उंदीरं आपोआप मरतात तर आताशा उंदीरच सोहोकडे फार झाले त्यांना मारण्यासाठी कमिटीच्या लोकांनी गटारात विष घातले असेल ते खातात व घाबरून मारतात उंदरांचा मृत्यू ही प्लेगची खून असे सात आठ दिवस गेल्यावर एक दिवस टाईम्समधे असा मजकूर आला की प्लेगचे विष आपल्या घरात आले हे समजण्याची मुख्य खून मंडली, म्हणजे उंदीर आपोआप मरू लागतात व असे उंदीर मरू लागले की त्या घरात राहणे सुरक्षित नाही एकदम ते घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेले पाहिजे हा मजकूर स्वतः पाहिल्याबरोबर मला मुद्दाम हाक मारून सांगितले हा मजकूर तू मुद्दाम वाचून पाहून त्याची खबरदारी घेत जा आपल्यालाही केव्हा बाहेर जावे लागेल याचा नेम नाही मी सर्व ऐकून घेऊन गप्प राहिले प्लेगमुळे कोर्ट आठवड्यात चार दिवस सकाळची वेळ नेहमी आणली असे म्हणून मी पत्र दुपारी वाचेन म्हणून उचलून ठेवले व दुपारी सवड होताच वाचून पाहिले तो त्यात लिहिल्याप्रमाणे प्लेगचे विष आपल्या घरात आले आहे असे माझ्या लक्षात आले तेव्हा आता घरात राणे सुरक्षित नाही घरात आल्यावर हा मजकूर जवळ सांगून उद्याच्या उद्या दुसरीकडे राहण्यात जावे असा बेत करून घरी आल्याबरोबर मी सर्व मजकूर सांगितलं तो ऐकून घेतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी वाळकेश्वर महालक्ष्मी चौपाटी वगैरे ठिकाणी आम्ही पाचता घरे पाहिली पण त्यापैकी कोणतेच घर आम्हाला पटेना प्लेगचे वर्ष पहिलेच असल्यामुळे हायकोर्टातील वकील लोकांनी कोर्टात अर्ज केला की प्लेगसाठी स्थलांतर करणे आम्हाला जरूर आहे व तसे झाले म्हणजे कोर्टात अकरा वाजता हजर होणे अशक्य होईल या करता कोर्टाने आमची काहीतरी तजवीज करावी हा अर्ज कोर्टाने ऐकून अकराची वेळ होती ती साडेबाराची केली व आठवड्यातून चारच दिवस काम चालेल व तीन दिवस सुट्टी मिळेल असे ठरविले सोमवार मंगळवार बुधवार व गुरुवार असे चार दिवस कोर्ट चाल गुरुवारी दोन वाजल्यापासून सोमवारी बारा वाजेपर्यंत सुट्टी असल्यामुळे मुंबई सोडून ज्या लोकांना बाहेर राव्या जावे लाग त्या लोकांना ही सुटी फार सोयीची व सुखाची झाली असो स्वयंपाक मुलगा केशवला प्लेक् आम्हाला घर न मिळाल्यामुळे आम्ही अजून पहिल्याच बंगल्यात होतो एक दिवस सकाळी उठून मी खाली आले तो आमच्या स्वयंपाक बाईंचा मुलगा चालताना थोडासा लंगडतो आहे असे माझ्या दृष्टीस पडले हा वयाने सोळा सतरा वर्षांचा होता तरी स्वभावाने अगदी भोळसट असे तो दोन्ही मुलांबरोबर खेळत होता त्याला हाक म्हणून मी विचारले काय रे केशव लंगडतोस का हे ऐकून तो म्हणाला मला ताप नाही आला काही दुखत नाही असे म्हणून घाबरेपणाने तो इकडे तिकडे बघू लागला हे त्याचे पाहणे व घाबरलेली मुद्रा पाहून मला संशय आणि सखू व नलू उभयता मुले त्याच्याजवळच होती त्यांना माळीवर घेऊन जा आणि तेथेच खेळू खाली येऊ देऊ नको पण मला वरचा थर्मामीटर तेवढा आणून दे असे मी एका नोकराला सांगितले त्याप्रमाणे तो मुलांना घेऊन गेला व थर्मामीटर मला खाली आणून दिल्यावर मी तो कैश्वास लावायला दिला व विचारले तुला कुठे दुखते आहे का गाठबीट कुठे आली आहे काय त्याने साफ नाही म्हणून सांगून जागोजाग सांधे दाबून दाखवून गाठ आली नाही अशी खात्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या या करण्याने माझा संशय अधिकच बळावला व काही युक्तीने खरे काय ते काढण्याचा विचार लाग मी लागले त्याच्याकडून थर्मामीटर परत घेऊन मी पाहिला तो पारा एकशे दोन डिग्रीवर चढला होता तेव्हा थर्मामीटरकडे व केशवकडे पाहत दोन तीन मिंडे मी तशी स्तब्ध बसले केशवाने घाबरून म्हटले काय पाहता नळीत तापबीब काही नाही ना तेव्हा मी त्याच्याकडे पाहून लागलीस म्हटले काय केशव हो? तू भोळा आहेस पण मलाही फसवायला पाहतोस अरे मूर्खा ताप काय पण तुला गाठ आलेली या नळीत दिसत आहे आणि तुम्हाला नाही म्हणतोस यावेळी तो अगदी रकुंडीस येऊन घाबरून म्हणाला अहो खरोखरीच अगदी सुपारी एवढी गाठ आहे पण ती दुखत नाही मला काय ठाऊक ती तुम्हाला नळीत दिसेल म्हणून हा सर्व प्रकार पाहून खरे काय ते समजल्यामुळे मला थोडेसे जरी बरे वाटले तरी एकंदरीत काळजी व भीती फार वाटली त्या पलीकडच्या खोलीत जाऊन नीज बाहेर येऊ नको व घरभर हिंडू नको असं मी त्याला बजावून पाठवून दिले व पुढे काय करावे या विवंचनेत पडले प्लेगमुळे लोणावळ्यास स्थलांतर स्वयंपाक अगदी होता जेवण कोटा जाण्याची वेळ झाली होती यावेळी हा प्रकार सांगू की नको सांगितलं तर जेवण जाणार नाही व उपासमार होईल पण न सांगून तर चालणार नाही कारण संध्याकाळी या बंगल्या जिवावायचे किंवा निजावयचे नाही असे माझ्या मनाने घेतले म्हणून रोजच्या जागी पाने न मांडता मोठ्या दिवाणखान्यात सर्व खिडक्या उघडून व फिनेल टाकून मग मांडविली रोजच्या थोडा उशीर झाला होता त्यामुळे जेवणाकडे किंवा आज जागा का बदलली याचकडे पहिल्यांदा लक्ष नव्हते पण मागचा वाद घेतला त्यावेळी विचारले आज जेवणाची जागा का बदलली तेव्हा मी म्हटले आज घरात उंदीर निघाले आहेत संध्याकाळची सोय कुठे करावायची तेव्हा सांगितले आजपासून तीन दिवस कोटाला सुटी आहे दुपारच्या गाडीने आपण लोणावळ्यास जाऊ जरूर लागतील तेवढेच जिन्नस व मुलांना घेऊन तू बोरी बंदरावर ये मी कोर्टातून परभारे स्टेशनवर येईल व मग आपण पुढे जाऊ तीन वाजेपर्यंत मी घरातील सर्व व्यवस्था लावून व बंदोबस्त करून त्या आजारी मुलाला व त्याच्या आईला इस्पितळात पाठविले पहारेवाल्याला व शिपायाला उघड्या देवडीवर होईल तितके करून वेळ काढा होईल तोर बंगल्यात जाऊ नका सांभाळा मात्र असे सांगून मी घरातील जोखमेच्या मालाच्या पेट्या भरून बरोबर घेतल्या पहारेवाला व वा शिपाई याशिवाय स्वतःचा रीडर सखूचा मास्तर व चार पाच विद्यार्थी मिळून सहा सात जणांची जेवणाची निजण्याची व राहण्याची सोय चार पाच दिवसा आमच्या समोरच्या शेठ विरचंद दिपचंद यांच्या तबेल्याच्या माडीवरच करून दिली व त्यांना लागणारे सामान सुमन आणण्यास पैसे देऊन मी स्टेशनवर गेले तो नुक्तेच येणे झाले होते व गाडीचीही वेळ झाली होती म्हणून आम्ही सर्वच जण जाऊन डब्यात बसलो आणि रात्री दहा वाजता लोणावळ्यास उतरलो दोन नोकरांना प्लेगची लागण इकडे मुंबईत त्याच रात्री बंगल्यात पहारा करणारा परदेशी पहारेवाला व आम्ही लोणावळ्यास आणलेल्या शिपायाचा माता दिन नावाचा भाऊ असे दोघेही प्लेगने एकदम लागले अशी मुंबईहून लोणाव्यास दुसऱ्या दिवशी नऊदा वाजता तार आली माझा पाचा लोणावळ्यास होता त्याला व दुर्गाप्रसाद शिपाई या दोघांना मी परत मुंबईत पाठवून तेथील बंदोबस्त करण्यास सांगितले ही बातमी तांत्रिक जवळ कळविली होती पण काळजी वाटण्यासारखा किंवा तिकडे लक्ष वेधण्यासारखा मजकूर सांगितलाच नाही या दोघांना मात्र मी एकीकडे बोलावून सांगितले तुम्ही आपल्याला जपा तेथे गेल्याबरोबर आजानी माणसाना इस्पितळात पोहोचवा मॅजिस्ट्रेटला चिठी दिली आहे त्याप्रमाणे ते पेन्शनर पोलीस पाठवितील त्याला बंगल्याचा पहारा करण्यास सांगून तुम्ही बाहेर विद्यार्थी राहत आहेत त्या बंगल्यात रहा। स्वतः जपणार नाहीत म्हणून तजवीज ही सर्व व्यवस्था मी स्वतःला न कळविता परस्पर कळवीत असे याचे कारण कोणीही आजारी असले तरी स्वतः वास्तवस्त घेऊन त्याची नीट व्यवस्था लागेपर्यंत चैन पडावायचेच नाही असा स्वभाव होता इतर गोष्ट वेगळी ही स्पर्शजन्य साथ आहे हिच्यापासून स्वतःला जितके दूर राहता येईल तितक्या तऱ्हेने आपणच व्यवस्था केली पाहिजे स्वतःकडून अशावेळी आपल्याला जपण्याकरता दूर राहणे होणार नाही हे मला माहीत होते म्हणून होता होईल तो या आजारी माणसांची बातमीच कळू देऊ नये आपल्याला समजेल तितक्या काळजीने योग्य बंदोबस्त करावा म्हणजे झाले त्यात मात्र हैगे करता कामा नाही इतके माझ्या मनाने घेतले होते व त्याच धोरणाने मी हे सर्व करीत होते मन मुंबईच होते आम्ही मुंबई निघण्यापूर्वी आमच्या स्वयंपाकबाईचा मुलगा लागला आहे अशी बातमी जर स्वतःच्या कानावर गेली असती तर त्या दिवशी घरातून लोणावळ्यास येणे झाले नसते इतकेच नवे, तो त्याला इस्पितळात पाठवते वेळी इतकी की रडत होती की आर्जव करत होती की स्वतः पाहिले असते तर त्या स्पर्शने रोगाची परवाह न करता त्या माया लेकरांना पाठवू नको घरातच राहू दे असे साफ सांगितले असते व एकदा असे सांगितल्यावर ती गोष्ट करणे आम्हाला भागच होते अशी माझी पक्की खात्री होती म्हणून लोणावळ्यास पोहचून दुसऱ्या दिवशी तार येईपर्यंत ही बातमी जवळ कळविली नाही पण तार आल्यावर हे गुप्त भांडवल फुटले व मला पुष्कर रागे भरून घ्यावे लागले पण कळले तर किती राग येईल हे मला आधीच माहीत होते व सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या असल्यामुळे रागे भरून घेतल्याचे फारसे वाईट वाटले नाही आता दोन्ही माणसे वासुदेव व वा दुर्गाप्रसाद पाठविण्याची व्यवस्था स्वतःला साधारण कळून केली होती तरी ते मुंबईला रवाना झाल्यावर संध्याकाळपर्यंत अशावेळी आपण मुंबईच असतो तर फार बरे झाले असते असे तीन चार वेळ माझ्याजवळ उद्गार निघालेच यावरून मला वाटले की बाहेरून शांतपणे जरी रोजच्यासारखे सर्व व्यवहार चाललेले दिसत आहेत तरी मन मुंबईच आहे दुर्गाप्रसादला आपली एकची लागण इकडे ते दोघे मुंबईत जाऊन ट्रेनमध्ये बसले तेव्हा दुर्गाप्रसाद म्हणाला वासुदेवराव माझ्या जांगेत थोडेसे दुखत आहे वा व थंडी वाजत आहे हे ऐकून वासुदेवाला वाटले की मुंबईच पाठवल्याने भिवून जाऊन याला या उगीच भास होत आहे म्हणून त्याचे बोलणे त्याने थट्टेवारी घरी जाता जाता त्यांनी कमिटीची गाडी बोलविली व बंगल्यात असलेले दोघे आजारी इसम इस्पितळात पाठवून देऊन हे दोघे विद्यार्थ्याच्या माडीतच राहिले ज्याच्या जांगे दुखत होते त्या दुर्गाप्रसाद शिपायला त्याच रात्री बारा वाजता थंडी वाजून येऊन ताप भरला व पहाटे चार पाच वाजेपर्यंत त्याच्या दोन्ही कानशिलाखाली बेलफळा एवढा दोन गाठी आल्या हे आम्हाला तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी बारा वाजता तार आल्यावरून समजले तार स्वतःच्या हाती पडली तेव्हा जेवावयास बसावयाची वेळ होती पण तार वाचल्याबरोबर अतिशय काळजी वाटली व तोण अगदी लहान होऊन एकदम म्हटले मी आज दोन वाजताच्या गाडीने मुंबई जातो व तेथील सर्व बंदोबस्त करून येतो काळजी खोर स्वभाव मी म्हटले स्वतः जावायचे आणखी बंदोबस्त तो काय करावायचा ते ऐकून व त्रास येऊन म्हटले असे वेळासारखे काय विचारतेस वेळ समजावी की नाही यावेळी दुसरी व्यवस्था ती काय करावायची असते एखादी चांगली जागा पाहावायची आणि तेथे लागणारे सामान व विद्यार्थी यांना ठेवावायचे म्हणून मला आजच्या आज गेले पाहिजे ती काळजीची व त्यामुळेच रागाची वेळ होती तरी हे बोलणे ऐकून मला हसू आले पण मी वाढत होते म्हणून मला चटकन स्वयंपाकघरात जाता आले नाहीतर अशावेळी मला हसू आलेले पाहून अतिशय राग आला असता मला तरी यावेळी सोदाचे बोलणेच हसू येण्याला कारणीभूत झाले स्वभाव इतका मायळ व कार्यखोर असल्यामुळे या आजारी माणसांच्या बातमीने मनाची अगदी इतकी खळबळ उडून गेली होती की आपण जी गोष्ट करण्याचे मनात आणली आहे ती आपल्या हातून कितपत होईल अशा जातीची किंवा घरसंबंधी कोणत्याही तऱ्हेची गोष्ट आजपर्यंत आपण स्वतःवर घेऊन कधी केली आहे काय याचा विचार सुद्धा स्वतःच्या मनाला शिवला नाही याचेच मला हसू आले दुसरे काही नाही तरी ते मी आवरुन धरून काही उत्तर दिले नाही जेवण होईपर्यंत जितके बोलणे झाले तितके मी ऐकून घेतले व स्वतःचे जेवण झाल्यावर त्या साठात मी आपले वाढून घेऊन जवळच पण थोडीशी पडीकडे जेवावयास बसले मुंबई जाण्याचा माझा भद नेहमी सुट्टीच्या दिवसात माझे जेवण होईपर्यंत मुकशुद्धी करीत व इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत तेथेच बसावायचे असे त्याप्रमाणे मी जेवावयास बसल्यावर मुंबईच्या गोष्टी निघाल्या त्यावरून मगाच्यापेक्षा स्वतःच्या मनाला जरा शांतता आली आहे असे पाहून मी हळूच विचारले मग आज मुंबईचे काय ठरले स्वतः काहीच उत्तर दिले नाही विचार चालला आहे असे दिसले म्हणून पुन्हा मीच म्हटले मला सांगितले तर आज मी पुढे जाते मगाशी म्हटलेले सगळे काम करते जागा पाहून बिराड बदलून विद्यार्थ्यांची व आपली सर्वांची सोय करून जमल्यास रात्रीच्या गाडीने परत येईन नाहीतर तार करना मात्र मी बरोबर नेत नाही ती येथे जवळ राहू देत त्यांच्या येण्याने माझ्या कामाचा घोटाळा होऊन त्यांचेही हाल होतील कल्याणास एक जागा आहे व दुसरी भांडुपास आहे ना मी दोन्ही जागा जाऊन पाहतो व कोणतीतरी एक पसंत करून स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करते त्याची काही काळजी नको अशा गोष्टी आजपर्यंत स्वतः कधीच केल्या नाही त्या आता कशा बरे होतील याकरता मला जा म्हणावे म्हणजे मी जाते असे माझे आर्जवाचे बोलणे ऐकल्यावर जरा विचार करून म्हटले बरे तू म्हणतेस तसेच कर पण तू एकटे जाऊन काय करशील व तुझ्याशिवाय मुले येथे कशा राहतील मुलांची समजूत घातली मी म्हटले त्याला काय उपाय कराव्या लागत आहे त्याच गोष्टी आपण करीत आहोत शिवाय दोन्ही ठिकाणी आपल्या ओळखीची बरीच माणसे आहेत ती मदत करतील मुलांच्या राहण्याबद्दलची काळजी नको ती माझ्यापेक्षा जवळच अधिक आनंदाने राहतील हे ऐकून घेतल्यावर दोहोनच्या गाडीने मला जाण्याची परवानगी दिली वेळ थोडा राहिला होता व आता माझे मुख्य काम म्हणजे सखूची व नाणूची समजूत करण्याचे होते त्याचे आर्जव करून त्यांना खेळ काय पाहिजे खाऊ काय पाहिजे हे विचारून येतेवेळी तुमचे सर्व जिन्नसान विसरणार नाही असं मी कबूल केल्यावर मोठ्या मिनतवारीने त्यांनी एकदाचे होय म्हटले पण पुन्हा मला मुलांनी बजावून सांगितले की तू उद्या दुपारपर्यंत आली नाहीस तर आम्ही जेवणार नाही व तुझ्याशी बोलणार नाही व पुन्हा तुला एकटीला कुठे जाऊ देणार नाही भांडूपला गोरुडांचा बंगला ठरवला हे त्यांचे बोलणे सर्व कबूल करून मी एकदाचे पाऊल बाहेर काढले प्रथम कल्याणास गेले तेथे दोन तीन बंगले पाहिले पण ते मला पसंत पडले नाहीत तेथे तुरळक प्लेग केसेस होत होत्या असेही ऐकले म्हणून तशीच पुढे भांडुपास गेले स्टेशनापासून पायांनी सुमारे सात मिनिटांच्या वाटेवर वा धुळ्याचे श्री बाबासाहेब गरुड यांचा मोठा बाग व बंगला आहे तो मी जाऊन पाहिला बंगला फार मोठा व हवेशीर होता पण अगदी नादुरुस्त व ओसाळ दिसत होता तरी कंपाऊंड मोठे बाग चांगली व हवा मोकळी असल्याने तीच जागा पसंत केली व आताच्या आता, आता कोणी मनुष्य मुंबईस पाठवून सारवणारे मजूर व चुना लावणाऱ्या लोकांना बोलावून कामाला लावा जास्त पैसे पडले तरी हरकत नाही पण रात्रीतून सर्व जागा झाडून सारवून व चुना लावून सकाळी राहण्याजोगी झाली पाहिजे असे त्या बंगल्यात राहणाऱ्या कारकुनाला सांगितले त्याने सकाळला सर्व तयारी करतो असे कबूल केल्यावर मी काशीनाथाला एक चिठ्ठी लिहिली की मी भांडुपास गौडांचा बंगला पसंत केला आहे उद्या सकाळच्या गडीने वासुदेव मास्तर व वा बाळ कोबा सर्व सामान घेऊन भांडुपास पाठवू व तू संध्याकाळी कोड्यातून आल्यावर लिहिण्या सर्व सामान व अवश्य लागणारी तेवढी बुके भांडुपा घेऊ नये उद्या आदित वार आहे संध्याकाळपर्यंत ही, ही सर्व व्यवस्था लागल्यावर तुम्ही आम्हाला तार करा म्हणजे आम्ही गडी ब्राह्मण घेऊन सोमवारी सकाळी परस्पर भांडूपासच येऊ हे सर्व झाल्यावर रात्री दहाच्या गाडीने निघून एक वाजता लोणावळ्यास येऊन उतरले घरी आल्यावर दिवसभर जी कामे केली ती सर्व सांगितली तेव्हा सर्व हकीकत ऐकून फार बरे वाटले असावे असे दोन चार वेळ निघालेल्या उद्गारावरून मला वाटले लोणावळा व भांडूप दोन्हीकडे व्यवस्था दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व तयारी आहे अशी भांडूपाहून तार आली तेव्हा त्याच रात्री बाराच्या गाडीने गडी व बजावा यास यासपुढे रवाना करून आम्ही दुसऱ्या गाडीने भांडुपास आलो या दिवसात लोणावळ्यास व भांडुपास भांडी बिचाने, कपडे साहित्य व नोकर यांची दोहींकडे सारखी व्यवस्था ठेवली असल्यामुळे आम्ही जाऊ त्यावेळेस ओझे घेण्याचा वगैरे त्रास बिलकुल पडत नसे नुसते इकडून तिकडे फिराव्यास गेल्यासारखे जावयाचे सोमवारी सकाळी नऊ वाजता भांडुपास येऊन पोहोचलो स्टेशनावर वासुदेव व आले होते आम्ही बिराडी गेल्यावर काशीनाथाला वाचावयास बोलव असे सांगितले पण तो मुंबईत गेला आहे असे कळले आम्ही आज येथे यावायचे आहोत असे माहीत असून काल संध्याकाळी येथे आलेला मुलगा आज पुन्हा मुंबईत का गेला आज स्वतःचा खोळंबा होईल याची काळजी त्याला असू नये का असे वाटून मला त्याचा राग आला पण स्वतःला याबद्दल काही वाटले नाही उलट विचारले मुंबईत गेला असला तर जाऊ दे पण प्रकृतीने बरा आहे ना काशीनाथला प्लेक इतके झाल्यावर मग स्नान व जेवण होऊन कोर्टात जाण्याकरता स्टेशनावर जाणे झाले त्या दिवशी काशीनाथ दुपारी जेवायला देखील आला नाही दोन वाजता आमचा बजाबा फळाचा डबा घेऊन नित्याप्रमाणे कोर्टात गेला तो त्याला शिरस्तेदारांनी सांगितले की काशीनाथाची चिठ्ठी आली आहे व त्याने लिहिली आहे की मी आदित्वारी भांडुपाला गेलो होतो पण सोमवारी पहाटे ताप येऊन गोळा उठला म्हणून ही गोष्ट तिथे कोणास न कळविता मी मुकाट्याने उठून लंगडत लंगडत स्टेशनावर येऊन गाडीत बसलो व बायखड्यावर उतरून हिंदू हॉस्पिटलमध्ये आलो आहे मी बरा आहे देसाई डॉक्टर मला चांगले औषध देतील असे बजावाबरोबर वहीनी वाईस कळवा ही चिठ्ठी मी स्वतःला रावसाहेबांना लिहिली असती पण विनाकारण फार काळजी लागेल व माझी प्रकृती तितकी काळजी करण्यासारखी नाही तीन चार दिवसात मला बरे वाटेल वगैरे व ही चिठ्ठी त्यांनी बजावाजवळ दिली कर्तव्यनिष्ठ काशीनाथ बजावा संध्याकाळी सुमारे सहा वाजता भांडूपला आला त्यांनी ही सर्व मला सांगितली ती ऐकून मी अतिशय काळजीत पडले मन अगदी गोंधळासारखे होऊन काही सूचनाचे झाले कारण ही बातमी आता रात्रीजवळ कळली तर जेवण जाणार नाही रात्रभर झोप येणार नाही इतकेच नव्हे तर आता रात्रीच, रात्रीच उजाडण्याची वाट न पाहता इस्पितळात जाऊन त्याला पाण्याचा बेत होईल सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत प्लेगचा संसर्ग दुसऱ्याला फार वाढतो असं मी ऐकले होते तेव्हा अशावेळी प्लेगच्या हो रोगाजवळ स्वतःचे जाणे होऊ नये अशी माझी इच्छा होती म्हणून अशा संगणात पडले बरे न कळवाव तर माझ्यावर उदाचा दोषच राहणार नाही पण राग सुद्धा होईल कारण हा मुलगा आमचा सा दूरचा सा, सासूबाईंच्या माहेरकडून आप्त होता शिवाय इंग्रजी लिहिणे व वा वाचणे चांगले असून समजुताही चांगली असे हा एकदा काम करायच बसला म्हणजे पाच पाच सहा तास मांडी हलवीत नसे की कंटाळत नसे याची वागणूक इतरांशी दांडगायची असून स्वभावाने बेपरवाई होता एक स्वतःवर त्याची भक्ती असल्यामुळे हो स्वतःशिवाय आपल्याला हुकूम करणारे दुसरे कोणी नाही असे तो समजत असे इतके होते तरी तो कामात हुशार असल्यामुळे त्याच्यावर स्वतःची फार मर्जी असे एखाद्या वेळेस मी विरुद्ध रागाने काही सांगितले तर लागलीच म्हणणे होई की तो अजून पोर आहे हिरवट आहे त्याचे इतके मनावरती काय घ्यावाय असे त्याला काम पडते म्हणून तो रागावत असेल बोलत असेल तिकडे दुर्लक्ष केले म्हणजे झाले काम करणारी माणसे बहुधा रागेटच असतात स्वतःला थकवा या गोष्टी मला माहीत होत्या म्हणून काशीनात आजारी झाल्या असे त्या रात्री मी मुद्दाम कानावर जाऊ दिले नाही खरे म्हटले म्हणजे आल्याबरोबर वाचना करता त्याला बोलवा व्हायचे पण गुरुवारपासून या माणसांच्या आजाराच्या बातमीने स्वतःची झोप नाहीशी झाली होती त्यात आदित वरी वरील दोन वाजता लोणावळ्यास गाडीत बसावे लागल्यामुळे आदित झोप घेता आली नाही व मागून गाडीत बसल्यावर लागली नाही म्हणून ती सर्व रात्र झोपे वाचून गेली होती त्यामुळे घरी आल्यावर फार तकवा आल्यामुळे वासनाचे नाव काढले नाही घरी आल्याबरोबर जेवण झाले पण अगदीच थोडे खाल्ले व बिछाण्यावर पडून मला सांगितले आज माझे डोके व फार दुखत आहे जरा वेळ अंग चेप आणि बदामाचे तेल डोक्याला चोळ म्हणजे झोप लागली तर लागेल घरातील व्यवस्था मग गड्याला बोलावून पायाला लोणी चोळण्यास बसवून मी अंग चेपू लागले बराच वेळ अंग चेपल्यावर डोक्याला व कांचल्याला बदामाचे तेल चोळीत बसले त्या चोळण्याच्या नादानेच सुमारे दहा वाजता स्वतःला चांगली झोप लागली व मला कितीतरी बरे वाटले त्या रात्री मला मात्र झोप आली नाही म्हटले तरी चालेल मी पहाटे चार वाजता उठले वेणी अंग धुणे उडकून घेऊन स्वयंपाकाचे सर्व साहित्य जुलीपाशी काढून ठेवले व स्वयंपाक काय करावायचा ते आचार्याला सांगितले तोपर्यंत फटफटण्याचा सुमार झाला म्हणून हळूच जाऊन मुलांना उठवून आणले सकूची वेणी व अंगधुने उरकून घेऊन परकर पोलका नेसविला व वा तुला आज वासुदेव शिकविल तुझ्या मास्तरांना मी मुंबईत नेणार आहे लवकर परत येईन बरे नानू व तू खेळा भांडू नका असे सांगितले ते ऐकून घेऊन ती आपले उद्योगाला लागली इकडे ला ही कपडे बदलून दुसरा पोशाख घालून कोको पाजून फिराव्यास करता, शिपायच्या स्वाधीन केले इतके झाल्यावर स्वतःची चहाची वेळ झाली म्हणून चहा देऊन मीही घेतला आणि बाकी राहिलेला विद्यार्थी मुलांना देऊन तुम्ही सर्वजण घ्या मला उशीर होतो मी जाते नऊ नौ ला परत येईन असे सांगून मुलीच्या मास्तराला बरोबर घेऊन मी स्टेशनावर गेले व भाय खळ्यावर उतरले तेथे भाड्याची गाडी करून हिंदू हॉस्पिटलमध्ये गेले काशीनाथला कॉर्टला बांधले मथुबाई व यास या हॉस्पिटलमध्ये आली होती मी पहिल्यांदा जाऊन केशवासच पाहिले त्याला सहा गोळे आले होते पण ताप बेताचा होता व लवकरच बरा होण्याच्या स्थितीत होता त्याची आई शेला होती हा त्याला मोठा आधार होता त्याला पाहून तशीच मी काशीनाथाला ठेवली होते तेथे आले आणि पाहते तू त्याला खाटेला बांधून टाकलेले होते जवळ विद्यार्थी व डॉ देसाई उभे होते त्याला ताप एकशे डिग्री असून एकसारखी तहान व भूक लागत होती डॉक्टर देसाई यांनी हळूच मला सांगितले तो बेफाम आहे पण अजून शुद्धीवर आहे तरी तो यापुढे जास्त बैकेल त्याने उठता कामा नाही कदाचित हार्टफेल होण्याची भीती आहे पण तो कोणाचेच ऐकत नाही व कोणाला आवरत नाही म्हणून त्याला बांधावे लागले आहे माझ्याशी डॉक्टर देसाई बोलत असताना काशीनाथ एकसारखा टक लावून पाहत होता पण त्याची खात्री नव्हती तेव्हा मीच पुढे होऊन त्याला विचारले काय काशीनाथ बरा आहेस आता तुला कसे वाटते आहे डॉक्टर म्हणतात कालच्यापेक्षा आज तू पुष्कळ बरा आहेस असं मी बोलत असताना त्याने आपले डोळे चोळून व ताट उघडून माझ्याकडे पाहिले तो मोठ्याने असला व म्हणाला काय वहिनी तुम्ही आलात तुम्हाला माझ्या समाचारास पाठविले काशीनाथचे इंग्रजी बोलणे व ओरडणे वाढले मी म्हणले होय आता स्वतः सुद्धा कोर्टात जाताना तुझ्याकडे येऊन तुला पाहून पुढे जाणे होईल हे ऐकून व डॉक्टर याचकडे पाहून मोठ्या अडतीने तो म्हणाला लुक ऍट माय मास्टर हाऊ काइंड ही स्पेशली टू मी ही हॅज सेंट हिज ओन वाईफ टू सी मी इन दिस प्लेग हॉस्पिटल बिसाईड ही इज कमिंग पर्सनली टू सी मी ही वुड हॅव कम इवन एस्टरडे but busy as he is gets no time you know he is always busy in the day and night still he gets fast asleep i am his reader you know i read so many hours a day i never sit still but you have made me prisoner don't you know who i am i am justice ranade's reader he will never do without me you have no business to detain me i am his private secretary Don't you know whose man I am? Will he like if I sit still doing nothing? I must get up and attend to my work. I shall not listen to anybody." Asse manun to woatyaanne odayas lagla, woa utneasadhi tadphadu lagla. Beshuddha pardeshi nokarva durgaaprasat. Asse zaleva doctor desai, enni mala khun keli, teya warunmi bahir ni gunaale. Woa jain hospital kadhe gadi ghe manun, gadi walaas saangitle, teya pramane tikde ghelaya var. वैद्य आडनावाचे नावाचे गुजराती डॉक्टर होते त्यांना निरोप पाठविल्यावर ते बाहेर आले आणि आमचे आजारी नोकर जेथे होते तेथे मला घेऊन गेले त्या हॉस्पिटलमध्ये आमचे तीन परदेशी नोकर होते माता दिन व पहारेवाळा दोघे बेशुद्धच होते त्यांना पाहून मी दुर्गाप्रसादकडे आले तो तो अर्धवट शुद्धीत असून काही बोलत होता पण वर्णोच्चार स्पष्ट होत नसल्यामुळे तो काय बोलते उमजत नसे डॉक्टर वैद्य यांनी मला सांगितले या मनुष्याने औषध किंवा दूध बिलकुल पोटात जाऊ दिले नाही हे ऐकून मी दुर्गाप्रसादला हाक मारली व मी तुला येथे पाहण्यास आले आहे तुम्हाला ओळखले काय असे विचारले त्याने होय म्हटले व डोळे उघडून पाण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे अगदी लाल झाले असून ताठळल्यासारखे दिसत होते मी त्याला म्हटले तू औषध किंवा दूध का बरे घेत नाही भिवू नकोस डॉक्टर चांगले आहेत ते तुला वाईट औषध द्यावायचे नाही मी येथे आहे ना मग थोडे दूध घे बरे उद्या डॉक्टर तुला बंगल्यावर पाठविणार आहेत हे ऐकल्यावर त्याने आ केला व दोन तीन आंश दूध घेतले माझी चौकशी व माझे निवेदन मग दुसऱ्या वार्डातील रोगी पाहून मी स्टेशनावर येऊन सुमारे साडे दहा वाजता भांडोपास आले त्यावेळी स्वतःचे स्नान होऊन पाटावर बरून मी कोठे गेले याची चौकशी चालली होती बाळ कोम्माने पानावर भात वाढला व जेवणाला आरंभ झाला मला पाहून विचारले तू कुठे गेले होतीस आता काय उत्तर त्यावेळी या विचारात आहे इतक्या दोन्ही मुळे म्हणू लागली तू लवकर येईन पण आली नाहीस तेव्हा ही संधी बरी आहे असे मनात मी स्वतःला उत्तर न देता आधी बोलू लागले तोवर अर्धे जेवण होऊन मागचा बाद घेण्याची वेळ आली होती तेव्हा मी म्हटले जैन हॉस्पिटलमध्ये दुर्गाप्रसाद वगैरे मंडईस पाहण्यास गेले होते त्यांची स्थिती म्हणण्यासारखी काही चांगली नाही असे डॉक्टरचे बोलण्यात आले असे बोलता बोलता चारदोस मिन्टांनी म्हटले आपला काशीनाथ सुद्धा आजारी होऊन हिंदू हॉस्पिटलमध्ये गेल्याचे बजाबाने मला रात्री सांगितले होते त्यालाही पहावे म्हणून सकाळीच लवकर उठून गेल होते डॉक्टर देसाई यांनी त्याची व्यवस्था चांगली ठेवली आहे त्याचा ताप एकशे असून त्याला नारळा एवढा एक गोळा आला तो अर्धवट शुद्धित असून बेफाम आहे कोणाला आवरत नाही म्हणून डॉक्टरांनी त्याला खाटेला बांधून टाकले आहे। हकीगत ऐकून जेवण अर्धे राहिल मी काशीनाथची हकीकत सांगू लागपर्यंत मागच्या भाताचे दोन तीन गाज खाणे झाल होते काशीनाथाचे नाव घीताक्षणीच जेवणाचा हात तसाच आकडून धरून मी सांगत होते ती हकीकत स्तब्धपणाने ऐकून घेतल्यावर एकमोठा सुस्कारा टाकला डोळे भरून आले व आपण या पंधरा दिवसापूर्वी बंगला सोडला असता तर अशी वेळ आली नसती हा मुलगा चांगला होतकरू आहे फारच कामाचा अशी नेटाची मुले फारच थोडी असतात असे म्हणून पुष्कळ हळूहळू जेवण एक घास पुडे न घेता तसे आचवणे झाले त्या दिवशी मुखशुद्धी सुपारी वगैरे खाण्याकडे लक्ष नव्हते म्हणून ते जशा तसेच तसे पडून राहिले घाईघाईने पोशाख करत चोपदारास सांगितले जाता जाता कशिन पाहून तसेच पुढे जाऊ पाचपैकी तीन नोकर मिळे चोपदार हळूच म्हणाला आता जातीवेळी बायखेड्यावर उतरलो तर कोर्टा जाण्याला फार उशीर होईल तेव्हा त्याला स्वतः म्हटले बरेतर तर संध्याकाळी येताना भाळखळ्यावर उतरवायचेही लक्षात ठेव हो। त्याने होय म्हणून दफ्तर व काठी हातात घेतली व स्वतःची छत्री उघडून स्टेशनकडे जाणे झाले दुपारी सुमारे तीन वाजता हॉस्पिटलतील डॉक्टरांकडून कोर्टात निरोप की आपल्या पाच नोकरापैकी तीन नोकर आज मेले आहेत त्यांच्या मूठ व्यवस्था करविणार किंवा हॉस्पिटलकडून करवायचे ते कळवावे चिठ्ठी वाचून एक कारकून व चोबदार परस्पर हॉस्पिटलकडे पाठवून दिला व दुसऱ्या चोबदार चिट्टी देऊन मसकडे पाठविले तो चोपदार माझ्याकडे आल्यावर मला सर्व वर्तमान कळले व फार वाईट वाटले चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे लागलीच पन्नास रुपये देऊन त्याला रवाना केले काशीनाथाची व्यवस्था तुम्ही लावा व दुसऱ्या दोघांची व्यवस्था त्यांच्या जातवाल्यांकडून आपले पैसे देऊन करा असे स्वतः सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था केली मित्राचा मृत्यू त्या दिवशी संध्याकाळी कचरेतून घरी आल्यापासून प्रकृती अधिक अस्वस्थ झाली झोप बिलकुल नाही आपल्या हातून काहीतरी चूक घडल्यासारखी मनाला रुखरुख लावून राहिली तशात राव बहादूर चिंतामनारायण भट या जीवलक मित्राच्या मृत्यूची वार्ता आल्यामुळे अतिशय दुःख झाले व मनाला इतकी उद्विग्नता आली की दोन चार दिवस एकापुढे एक होणारी नित्याची कामे करण्यासुद्धा सूचनाचे झाले कित्येक वेळ स्वतः लिहिण्यास बसणे झाले असता लिहिणे आपोआप बंद करून तोच विचार करीत सचिंद बसवायचे बराच वेळ गेल्यावर आपण हे काय करीत आहोत हे लक्षात येऊन पुन्हा कामास लागावायचे चिंतामनराव माझे लहान भाऊ होते माझा उजवा हात होता माझी सर्व कामे हाती घेऊन खऱ्या नेटाने ते चलवितील असा माझा भरोसा होता ते तसेच खरे निश्चयी व काम करणारे होते असे वारंवार उद्गार निघून हळहळावायचे सुसकारे टाकावायचे व डोळ्यातून पाणी चालावायचे काम होईना कामाशिवाय हात कधी जोळीकामा राहावायचा नाही त्या ठिकाणी काम करताना मध्येच दहा दहा पाच पाच मिनिटे ससिंद बसणे दिसू लागले नेहमीपेक्षा बोलणे कमी झाले अन्नावर वासना नसे नेहमी आवडणारी ताजी फळे आणि बदाम पिस्ते हेही खऱ्याकडे लक्ष अशी स्थिती झाली अन्न तुटले पुढे पुढे आठ दहा दिवसांनी तर अन्न अगदीच नकोसे झाले काही केले तरी गोड लागत नसे जेवावयास बसणे झाले म्हणजे अतिशय आंबट दही सहाचे दोन किंवा तीन चमचे एवढे घेऊन तेवढ्या दह्यात भिजेल इतकाच भात व पळीभर पिटले एवढ्यावरच काय जेवण येऊन बसले दुसरे सर्व पदार्थ असून वर्ज होते नेहमी कितीतरी तोंडी लावणी आवडत तिकटा पदार्थ कितीही केले तरी ते हवे असत त्याचा कंटाळा म्हणून यावायचा नाही दोन्ही वेळ हरभऱ्याच्या पिठाचे पदार्थ अगर डाळीचे एक दोन पदार्थ असल्यापासून वा जेवणधड वावायचे वा नाही इतर कितीही भाज्या कोशिंबिरी व तोंड लावणी असली व त्यात जर एक खरबऱ्याचा पदार्थ नसेल तर केलेले सर्व पदार्थ व्यर्थ वाटावयाचे व वा म्हणावायचे की स्वयंपाक काय केला आहे एक जिन्नस खाण्यासारखा नाही अशी जी नेहमीची सवय त्या ठिकाणी नुसता पिठले भात व तोही थोडा यामुळे अशक्तता व तोंडावर पांडुरकी स्पष्ट दिसू लागली व मला रात्रांदिवस काळजी व भीती वाढू लागली काय केले म्हणजे पदार्थ गोड लागेल काहीतरी गोड लागून घासभर अन्न पोटात गेले तर झोप येईल पोटात अन्न नाही म्हणून झोप येत नाही मग आज काय बरे करू अशा विवंचनेत व काजीत आणि केव्हा केव्हा मनात योजलेले पदार्थ करण्यात कचेरीत गेल्यापासून परत येईपर्यंत माझा सर्व वेळ जात असे हा नाही तो पदार्थ गोड लागेल म्हणून दहा पाच जिन्नस रोज रोज करावेत पण सुद्धा ते काहीच खावायचे नाहीत व गोडही लागायचे नाहीत असे पाहून मला फारच वाईट वाटे व वा काळजी धुरावे तोंडाला सवच नाही एखाद्या दिवशी हे स्वतःच्या लक्षात येऊन म्हणावायचे की तू इतके निरनिळे पदार्थ करतेस पण मी ते खात नाही त्याचे माझ्याकडून चीज होत नाही असे तुझ्या मनात येऊन तुला वाईट वाटत असेल हे अगदी बरोबर आहे पण मी खरेच सांगतो माझ्या तोंडाला चव नाही त्याला मी काय करू कोणताही पदार्थ तोंडात घातला तरी नुसती राग घातल्यासारखं वाटते तू इतक्या मेहनतीने केलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुला वाईट वाटेल असे मनात आणून मला वाचना नसताना नुसते तुला बरे वाटावे म्हणूनच मी थोडेसे तरी पदार्थ तोंडात घालतो पण चवच नाही त्याला माझा काय इलाज आहे बरे तूर्त काही करू नकोस म्हटले तेही तुला बरे वाटत नाही व केल्याशिवाय तू राहत नाहीस याला काय करावे माजी जास्ती महाबळेश्वरचा बेट ठरला याप्रमाणे महिना सवा महिना असाच गेला व मार्च महिन्यापासून मे महिन्याच्या सुटीला जोडून त्या वर्षी हायकोर्टाने चार आठवड़ सुट्टी जास्त देऊन मार्चपासून कोर्ट बंद केले हे कामाला फार फायद्याचे झाले यंदा महाबळेश्वरी जावे प्रकृती बरी नाही ती तिथे गेल्यापासून सुधारणार नाही तेथील हवा उत्तम आहे वर्षभराचे परिहार करील व प्लेगही नाही या सगळ्यापेक्षा मोठी सोय म्हणजे यंदा अडीच पौनेतील तीन महिन्यांची सुटी आहे याकरता काही झाले तरी यंदा आम्ही महाबळेश्वरीला जाऊ असा माझा अतिशय आग्रह पडला झोप नाही व अन्नही नकोसे झाले याची उपेक्षा जास्त दिवस झाली तरी दुखणे क्षयावर जाईल अशी माझी कल्पना असल्यामुळे माझ्या मनाने अतिशय दास्ती घेतली व काहीतरी करून महाबळेश्वर जाण्याचा बेत होईल असा माझा प्रयत्न सुरू झाला पाच दिवस रोज त्याच त्या गोष्टी निघून पुष्कळ खल झाल्यावर आमचा महाबळेश्वरी जाण्याचा भेट ठरला महाबळेश्वरी बंगला ठरवला हो मुंबईच्या माणसाला महाबळेश्वरी पाचगणीच्या अलीकडे दहा दिवसांचे क्वारंटाईन ठेवले होते महाबळेश्वरी जाणाऱ्या गृहस्थाला आपल्याबरोबर आश्रित व नोकर किती जाणार आहे त्यापैकी पुढे किती जाणार बंगला कोणता घेतला आहे वगैरे सर्व हकीकत कळवून महाबळेश्वरीच्या बजार मास्तरचा पास आणावा लागे व तो पुढे जाणाऱ्या मंडळीबरोबर पाठवावा लागे तेव्हा आता महाबळश्री पुढे माणसे कोण जावायची ते ठरवून त्यांच्याबरोबर सामान सुमान व भांडी जी द्यावायची असतील ती तयार कर हायकोर्ट बंद व्हावास अजून दहा अकरा दिवस आह तिव्हा आज उद्यास आपली माणसे पाठविली पाहिजेत म्हणजे ती आपण जाऊन त्या सुमाराला मोकळी होतील असे स्वतः सांगितल महाबळश्री बंगला ठरविण्याबद्दल तिथील हाऊस एजंट दत्तोपंत दीक्षित यांना पत्र लिहिली होत त्यांचे उत्तर दुसऱ्या दिवशी आल की आपण लिहिल्याप्रमाणे बंगला नक्की कला आहे मनुष्य लवकर पाठवा मी येथील सर्व व्यवस्था करतो महाबळेश्वरी विश्रांतीचा आग्रह त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक ब्राह्मण गडी व कारकून यांच्याबरोबर अवश्य लागणारे तेवढे सामान देऊन त्याच भांडू पाहून रवाना केले पुणे मंडळी तेथे पोहोचून तेथील सर्व व्यवस्था झाली आहे असे आठदा दिवसांनी दीक्षितांनी पत्र पाठविले नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरी जाण्याच्या ठरविल्यावर मी मुद्दामाटिशय विनवून व आर्जवाने सांगितले की यावेळी केवळ काळजीने व दगदगीनेच प्रकृती इतकी तकली आहे व बरीच ढकलली आहे तर हे दोन महिने लिहिण्यावाचण्याचे काही एक काम बरोबर न घेता महाबळेश्वरच्या ताजा व थंड हवेत दोन्ही वेळा फिरून येऊन स्वस्त मनाने विश्रांती घ्यावी म्हणजे अंगात नवे रक्त येईल व सर्व दुखणी जाऊन अधिक शक्ती येईल तेव्हा नुसते होय म्हणून कबूल केले पण ते कबूल करणे निश्चयाचे वाटले नाही म्हणून मी पुन्हा म्हटले असे काय बरे माझ्या समजुतीपुरते होय म्हणून आपल्या भोवती चाललेली बंद करून टाकावायची एवढा विचार मला दिसतो खरे होय म्हटले आहे असे मला वाटत नाही आमच्या कामातच आम्हाला विश्रांती मिळते हे ऐकून मोठ्याने असून म्हटले बरोबर बोललीस तुझे तूच तुझ बोललीस म्हणून ठीक झाले आम्ही असा एखादा शब्द काढला असता तर तू तुला आवडला नसता बाकी बायकांच्या बोलण्याला कसे म्हणावे म्हणून आम्ही शब्द काढित नाही विश्रांती घ्यावायची म्हणजे काय हेच मला समजत नाही आम्ही जे काय रोज करतो त्यात आमचे कामही होते आणि विश्रांतीही यातच मिळते असे मी समजतो तुझ्या विश्रांतीची कल्पना काय आहे ती तरी सांग पाहू आम्हा पुरुषांना ती कितपत पटेल याचा संशय आहे तुम्ही बायका पुण्यवान आहात म्हणून देवाने तुमची प्रकृती आमच्या उलट पण चांगली केली आहे सगळी दगदग सगळा त्रास सोसण्याकरता त्याने आम्हा पुरुषांची जात निर्माण केली आहे आणि घरात सावलीला बसून आराम करण्याकरता व सुख भोगण्याकरताच तुम्हाला बायकांना जन्म दिला आहे आम्ही मोजून वापून खाल्ले तरी ते आम्हाला वेगळे श्रम केल्यापासून पचत नाही व दिवसातून निदान सहा सात तासांची कामे एकापुढे एक असल्यापासून आम्हाला चैन पडत नाही वेळ जात नाही तेच तुम्हाला पहा कितीही व काही खा मेहनत केल्यापासून नुसते बसूनही बसते घरातील काही काम अगर लिहिणे वाचणे काही नाही तरी सोंगट्या बुद्धिबळे व गंजीफा यांच्यावर तुमचा वेळ जातो व करमणूक होते इतकेही असून तुमच्याकडे देवाने एक मोठा अधिकार ठेवला आहे तो हा की तुम्ही काही केला नाहीतरी चालेल पण आम्हा पुरुषांशी तुम्ही बुद्धिवाद मात्र करावा त्यात तुम्ही मोठ्या कुशाला आहात आपल्या मनातीलच करणार हे सर्व बोलणे जरी हसत व होते तरी मी मध्ये काही बोलले नाही व हसले नाही मला ठाऊक होते की जी गोष्ट मनात करावायची नसेल त्याबद्दल दुसऱ्याला दुखविता युक्तिवादाने कुंठीत करून गप्प वसायस व शेवटी आपल्या मनात असेल तेच करून मोकळे व्हावायचे असा जो स्वभाव आहे त्या धोरणावर आताची गोष्ट सुद्धा जाऊ पाहत तेव्हा यावेळी जास्त बोलू नये हे बरे असे वाटून थोडा वेळ गप्प बसून दुसऱ्या दिवशी जाण्याची घाई असल्यामुळे मी आपल्या कामाला गेल महाबळेश्वरला पोचलो इकडे स्वतः एशियाटिक सोसायटीला चिठ्ठी लिहून आपल्याला जितकी पुस्तके पाहिजे होती तितकी पुस्तके आणून नीट बंदोबस्ताने बरोबर घे असे वाचणाऱ्या मुलाला सांगितले त्याप्रमाणे त्याने सर्व बांधून घेतली इकडे माझीही सर्व तयारी होऊन ठरल्याप्रमाणे आम्ही भांडूप सोडून महाबळेश्वरी येऊन पोचलो सोय चांगली लागली बंगला झाडी वाण्याची सोय चांगली होती ते पाहिल्याबरोबर आम्हाला बर, बरे वाटले गेल्या पाच सहा दिवसापासून बाळकूबाब मात्र ताप व खोकल्याने फार आजारी आहे त्याला अगदी उठवत नाही डॉक्टर येऊन त्याला रोज पाहतात व औषध देतात असे मला गड्याने सांगितले ते ऐकल्याबरोबर मी मुकाट्याने उठून हातपाय धुवून व संध्याकाळची वेळ असल्यामुळे वसरांतर करून स्वयंपाकाच्या तयारीला लागले या खेपेला महाबळेश्वरी मुलांना सांभाळण्याकरता म्हणून दोघी मुली बरोबर घेतल्या होत्या त्यांचा यावेळी मला चांगला उपयोग झाला त्यांना भांडी व साहित्य काढून देण्याला सांगून मी स्वयंपाकाला लागले विठू काका यावेळेस पुण्याच्या प्लेगला व रॅनशाहीतील तपासणीला त्रासून माझे सुलत सुलत सासरे विटू काका आमच्याबरोबर महाबळेश्वरी आले होते त्यांचे वय सत्तर बहात्तर असून हाडकाठी फार उंच होती व बांधाई मजबूत होता हे गेली वीस बावीस वर्ष पुण्यास आमच्याजवळच राहत असत हे स्वभावाने करारी व कडक होते तथापि मोठे प्रेमळ भक्त होते व स्त्री पांडुरंगाचे उपासक होते त्यांचा रात्रंदिवस ईश्वर भजनात चिंतनात व मरणात वेळ जात असे ही हकीकत पुढे ओघाओघाणे येईलच विठू काकांची डॉक्टरी तपासणी माझा स्वयंपाक झाल्यावर मी निरोप पाठविला तेव्हा सर्व मंडळी जेवावयास आली जेवण झाल्यावर विठू काकासुद्धा सर्व मंडळी आचवून आपापल्या ठिकाणी गेली स्वतः मात्र मुखशुद्धी करता तेथेच बसावायचे होते मी नेहमीसारखे तेच ताट घेऊन आपले वाढून घेतले व मला आता काही नको तुम्ही जेवाळेस बसा असे त्या दोघी मुलींना सांगून मी जेवावयास बसले बाळकोबाच्या आजारासंबंधी बोलणी निघून मला सांगितले आज दुपारी आपल्या काकांची एक गंमत झाली आमच्या लाड्यांचे सर्वच पुरुष मजबूत व हिंमतवान पण त्यांचा दम आमच्यामध्ये आज नाही व आमच्यापेक्षा पुढची मुले कमकुवतच ठरणार आधीच पुण्याच्या तपासणीला त्रास होऊन काका आमच्याबरोबर महाबळशरी आले व तेथेही तपासणी आहे हे पाहून त्यांना बरे वाटले नाही त्यांना थोडा त्रास झाला आमची गाडी तपासणीच्या नाक्यावर उभी करून डॉक्टर आम्हाला तपासण्याला आले मला वा मुलांना तपासल्यावर डॉक्टर काकांकडे वळले व नळी लावण्याकरता त्यांनी त्यांच्यापुढे केली काका म्हणाले काय मी नळी लावू आणि नळीत तुम्हाला काय समजणार आहे तुम्ही पोटाचे नोकर मला ताप आला आहे की नाही एवढेच तुम्हाला पहावायचे आहे पहा तर मग असे म्हणून त्यांनी डॉक्टरांचे घट्ट धरले डॉक्टर जातीचा मुसलमान पण पोक्त व सभ्य होता त्याने तोंडाकडे पाहिले व असून म्हणले सोडाबोआ आमचा हात तुम्हाला तापबीब काही नाही आमच्यावर तुम्हीच बळकट आहात इतक्या ऐकल्यावर विठू काकांनी त्यांचा हात सोडला मग आमची गाडी चालू झाली ठकवा कमी झाला याप्रमाणेच आणखीही त्यांच्या सामर्थ्याच्या लहानपणी स्वतः पाहिलेल्या एक दोन गोष्टी सांगितल्या इतके बोलले चालणे असताना माझे जेवण झाले व आम्ही दोघेही उठलो दुसऱ्या दिवसापासून पुढे आठ दिवस दोन्ही वेळचा स्वयंपाक मलाच करावा लागे त्यावेळी त्यातल्या त्यात स्वतःला आवडणारे काही पदार्थ मी मुद्दाम करी पण महावर्षरी येऊन पाच सहा दिवस झाले तरी प्रकृतीला वाटावेळी तितके बरे वाटले नाही झोप थोडीशी तरी लागू लागली पण तोंडाला स्ट्रॉबेरी वाचून कशाचीच चव लागेना येथे आल्यापासून स्ट्रॉबेरीची फळे मात्र आठदा तरी पोटात जाऊ लागली व मुंबईपेक्षा थकवा कमी होऊन बोलण्यात चालण्यात था अधिक हुशारी दिसू लागली असे आणखी पाच सात दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री मामंजी फराळ करावायचे नव्हते म्हणून स्वयंपाक केल्यावर, मी मुलींना सांगितले तुम्ही सगळे वाडा मी आज येथे बोलत बसते तोंडाला चव आली त्याप्रमाणे मंडळी पाण्यावर आल्यावर मुलींनी वाडावयास घेतले व मी तिथे जवळच पाठ घेऊन बसले पहिल्या भाताचे पाचसा घास खाल्ल्यावर दोन तीन तोंडी खाऊन पाहिल्यावर मला विचारल आज स्वयंपाक कोणी कल आह पदार्थ चांगले झाले आह आज माझ्या तोंडाला थोडी चव आली आह मला वाटले मी नेहमीसारखी चेष्टा आहे म्हणून मी म्हटले स्वयंपाक कोनी का करीना त्याचा उपयोग काय तोंडाला चव लागेल तेव्हा ना कोणताही पदार्थ केला तरी चव लागत नाही व जात नाही तोपर्यंत स्वयंपाक खानाची किंमत काय असे म्हणून मी गप्प बसले तेव्हा सांगितले खरोखरीच मी तुझी थट्टा करीत नाही माझी चव आज मला परत आलीशी वाटते आजचे सारे पदार्थ मला बरे लागत आहेत काळजी संपली म्हणून प्रार्थना असे बोलणे होत असताना पदार्थकडे हात जाऊन पदार्थ खाणे होत आहे इतक्यात दुसऱ्यांदा वाडाव्यास आलेल्या भाज्यावर आमटी घेतली असे पाहून मला मनातल्या मनात फार आनंद झाला गेल्या अडीच तीन महिन्यात माझ्या मनाला हृदरोगासारखी जी काही काळजी लागून राहिली होती ती आता थोडीशी दूर झाली आज आपल्या ईश्वरांनी कृपा केली आहे असे वाटून तेथेच क्षणभर स्तब्ध बसून मी मनातल्या मनात त्याचे कितीतरी आभार मानले प्रार्थना केली व तुझ्या कृपेने हे माझे असेच सुखाचे दिवस जावेत असे मागणी मागितले यावेळेस माझ्या डोळ्याला पाणी आले पण दुसरे कोणाचे लक्षात येण्यापूर्वीच मी आपले डोळे पुसून दुसरे बोलणे काढले प्रकृती उत्तम झाली मुंबईस परतलो त्या रात्री दोन गाज जास्त गेल्यामुळे रात्री झोप चांगली येऊन सकाळी पुष्क उशारी वाटली तोंड धुने चालले असताना बरोबर फिराव्यास जाण्याकरता आबासाहेब काथवटे शिवराम हरिसाठे श्रीरामपंत जठार वगैरे मित्रमंडळी नित्याप्रमाणे आली तेव्हा त्यांना स्वतः सांगितले गेल्या आठ दहा दिवसात काल रात्री माझ्या तोंडाला चव लागली व झोपही चांगली लागली तेव्हा आज आता पुष्कळं फिरण्यास काही हरकत नाही त्या दिवसापासून जेवण चवीने जाऊ लागले पचन चांगले होऊ लागले व झोपई चांगली येऊ लागली यामुळे दुसऱ्या 15 दिवसाच्या आत स्वतःची प्रकृती उत्तम झाली व परमेश्वराच्या कृपेने यावेळीची माझी मोठी काळजी व भीती दूर होऊन आमा आनंदाने मुंबईस परत आलो विठू काकाची हकीकत विठ्ठल बाबाजी रानडेउर्फ विठू काका हे माझे चुलत चुलत सासरे होत हे आमच्या सांगलीच्या घराण्यातील चौघा भावांपैकी एक होत आमचे वामनजी वारल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे अठराशे साली हे पुण्यास आमच्या घरी येऊन राहिले ते शेवटपर्यंत आमच्याजवळच होते हे पूर्ववया स्वभाव आणि तामसीवा एकेकोर होते म्हणतात तसे शरीराने भले धिप्पाड व उंच असून बळकट होते हे सर्व चुलत भाऊ व त्यांची मुले बहुतेक आमच्या मामांजीजवळच असत या मंडळींना भूदरगड पन्हाळा गडहिंगलज आळते वगैरे निरणाऱ्या ठिकाणी मामांजीच्याशीखालीच लहान लहान नोकऱ्या असत ते नोकरीहून राहून बायका मुले आमच्या कोल्हापूरच्या घरी ठेवत त्यामुळे त्यांच्या शिकण्याची व निर्वाहाची सर्व तजवीज आमच्या मामांजींनाच करावी लागेल राजीनामा तीर्थयात्रा व भक्तीमार्ग अशाचपैकी या विठू काकांना एक पंधरावीस रुपयांची नोकरी होती ती त्यांनी त्यांचा वरिष्ठ साहेब काही आपणासारखे बोलला म्हणून एकदम राजीनामा देऊन सोडली व वैतागाने जे तीर्थयात्रेस म्हणून निघाले ते सांगितल्याप्रमाणे अठराशे एकोणऐंशी झाली परत येऊन एके ठिकाणी असे स्वस्त चित्ताने राहून रात्रंदिवस आपल्या भजनभूजनात निमग्न राहिले यावेळी त्यांचे वय सुमारे पासष्ट वर्षांचे होते त्यांनी सर्व हिंदुस्थानातील यात्रा 15 वर्षे एक सरक्या पायानेच केले होत्या या सर्व हिंड्यांमध्ये व प्रवासामध्ये जे प्रसंग आले व साधू संतांच्या भेटीचे योग आले त्या सर्वांवरून त्यांना सर्वांपेक्षा भक्तीमार्ग अधिक श्रेष्ठ वाटून त्यांची त्यास मार्गावर श्रद्धा बसली नवविदा भक्तीत सांगितल्याप्रमाणे ते औरात्र देवाचे ध्यान भजन पूजन गीताफटन व नामदेव तुकाराम वगैरेचे अभंग म्हणण्यात सदा निमग्न असत पूजेचे फारसे औडंबर नव्हते ते ती आपल्या खोलीत करत एक वेळ नाना करता व दोन्ही वेळ करता मात्र ते आपली खोली सोडून बाहेर येत बाकी दार लावून आपल्या खोलीत अभंग म्हणून भजन करीत बसत विठू काकांचे आपल्याशी संभाषण किंवा ते झाल्यावर आपण आपल्याशी दुसऱ्याशी प्रत्यक्ष बोलल्याप्रमाणे मोठमोठ्याने बोलत केव्हा रागाने केव्हा लोभाने केव्हा तुझी लबाडी मला कळली म्हणून आश्चर्याच्या उद्गाराने केव्हा मोठ्याने असून देवाच्या आगात कर्तृत्वाचे व लिलेचे कौतुक करत किंवा केवळ दयाळू म्हणून घेतो पण भेटत का नाही म्हणून रुसल्यासारखे बोलत व कधी कधी तर सदगती धुवून व हुनके देऊन प्रत्यक्ष रडत देखील अशी त्यांची स्थिती असे घरातील व इतर मंडळींपेक्षा मला त्यांच्या या गोष्टी एक दोन वेळ सहजी ऐकाव्यास मिळाल्यामुळे मला तो ऐकण्याचा नाद लागला सकाळी अगर संध्याकाळच्या शांतवेळी किंवा किंवा रात्रीसुद्धा त्यांच्या खोलीच्या बंद केलेल्या दाराशी मी कान लावून ऐकत उभी राही व असे बोलतात वगैरेजवळ सांगे ते देवापाशी आपण बोलतो अशी भावना ठेऊन जे भक्तीपूर्वक बोलत ते ऐकावेसे वाटे एखाद्या वेळेस हे त्यांचे बोलणे ऐकत असता माझे अंतकरण सदगतीत होऊन गैव येईल पंचवीस वर्ष नोकरीनंतर निवृत्तीचा हुकूम त्यांच्याबद्दल महाबळेश्वरी त्या दिवशी ज्या एक दोन गोष्टी मला स्वतः सांगितल्या म्हणून मागे म्हटले आहे त्यापैकी एक त्यांच्या शक्तीबद्दल व धारसाबद्दल आहे त्यांना नोकरी होती त्यावेळेस एक वेळ त्यांच्या कचेरीतील साहेबाने ज्या मराठी कारकुनाची पंचवीस वर्षे नोकरी झाली असेल त्याला पेन्शनात काढावे असा हुकूम पाठविला तो आल्यावर पंचवीस वर्षे ज्यांची नोकरी झाली होती तितक्या लोकांची यादी केली व तुम्हाला पेन्शनात काढणार असे तितक्यांना सांगण्यात आले आणि यादी साहेबाला पाठविण्यात आली कचरीतल्या मुख्य कामगाराला विठू काकांनी विचारल इतक्या लोकांना इतक्या साहेब पेन्शन का देत आह त्यांनी उत्तर दिल साहेबांचे म्हणणं असे आह की पंचवीस वर्ष ज्यांनी नोकरी कली त्यांचे वय झाले तशक्त होतात व कामाला नालायक ठरतात याकरता अशांना पेन्शनमध्ये काढून नवीन तरुण होतकरू कारकुणांची भरती करावी साहेब आला दगडी रूळ ओढून दाखवला विटू काकांनी ते सर्व ऐकून घेतले व ते दुसरे दिवशी सकाळीच उठून साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बाहेर उभे राहिले आठ साडेआठ वाजता साहेब फिराव्यात जाण्याकरता बंगल्यावर आले व सडकेवर येतात तो विटू काकांनी त्यांना रामराम केला साहेबांनी कोण म्हणून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले मी विठ्ठल बाबाजी रानडे अमुक कचरेतील कारकून आहे साहेब म्हणाला तुमचे काय काम आहे यावेळेस मी बाहेर जात आहे आणखी केव्हा येऊन बेटा माझे बंगल्यावर येण्यासारखे काम नाही व आपल्याला काही सांगावयाचही नाही आपण दोन मिनटे आहात तेथेच उभे राहा म्हणजे झाले असंही म्हणून त्यांनी धोसराचा काचा मारला व अंगरक्याच्या बायावर चढवून तेथेच पलीकडे रस्त्यावर चार बैलांनी जोगा, एक दगडी रुळ पडला होता त्याजवळ जाऊन व त्याच्या दांड्या दोन्ही हाताने धरून तो रूळ साहेब होते तिथे दर दर ओढीत साहेबांना जरा आश्चर्य वाटले व त्यांनी विचारले हे काय करता पेन्शनच्या यादीतून विठू काकांचे नाव कमी केले त्यावर विठू काका म्हणाले साहेब मी आपल्या कचेरीत असे ऐकले की 25 वर्ष नोकरी केलेल्या चट सरा कारकुनांना आपण त्यांचे वय झाले ते अशक्त झाले म्हणून पेन्शनात काढीत आहात अर्ज करावा तर आपल्याकडे माझी गरीबांची दात कशी लागणार लेखी अर्ज करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा हा मी समक्ष अर्ज केला आहे अशक्तपणाबद्दल साहेब पेन्शन देणार असतील तर हा रूळ साहेबांनी वाटेल तर ओढून पहावा म्हणजे खात्री होईल असे म्हणून रामराम करून विठ्काकाका निघून गेले दुसऱ्या दिवशी पेन्शनरच्या यादीतून विठ्ठल बाबाजी राहडे यांचे नाव कमी करून त्यांना कामावर राहू द्यावे असे साहेबांनी त्या कचेरीतील वरिष्ठांच्या नावे पत्र पाठविले सगळ्यांना पेन्शनात काढण्याचा हुकूम झाला असता तुम्हालाच ठेवण्याचा हुकूम कसा झाला म्हणून मामंजींनी विटूकाकांना विचारले तेव्हा त्यांनी आदल्या दिवशी सकाळची सर्व हकीकत सांगितली तीन वर्षांच्या स्वतःला उचलणारे हेच ते विटूकाका हे विटूकाका म्हणजे स्वतःची वय तीन वर्षाचे असताना जेव्हा माझ्या सासूबाई निफाडून आंबेगावी बैलगाडीतून येत होत्या तेव्हा वाटेक गाडीतून स्वतः खाली पडल्यावर आईची गाडी पुष्कळ लांब गेली होती मग मागून घोड्यावर बसून येणाऱ्या विटूकाकांना हाक मारून मी पडलो म्हणून सांगितले व ज्यांनी घोड्यावर उचलून घेतले ते हे विटू काका इतके सांगितले म्हणजे यांची ओळख पटेल